वाल्मिकी रामायण बालकांड सर्ग चौथा राज्यप्राप्ती झालेल्या रामाचे नाना पदाने व अर्थाने युक्त असे संपूर्ण चरित्र भगवान वाल्मिकी ऋषीने रचले पाचशे सर्ग सहा कांडे आणि 24,000 हजार श्लोक आणि उत्तरकांड ऋषींच्या मुखातून घ्याले भविष्यासह उत्तरकांड केल्यानंतर ज्ञानी ऋषी विचार करू लागले की कोण बरे समर्थ पुरुष लोकांपुढे आणेल शुद्धात्मा ऋषींचा हा विचार चालला असता मुनिवेश धारण केलेल्या कुशलवाने येऊन त्यांचे पाय धरले ते दोघे भाऊभू आश्रमवासी राजपुत्र धर्मज्ञ यशस्वी स्वरसंपन्न असे त्यांच्या दृष्टी सोडले वेदांत पारंगत अशा त्या दोघा बुद्ध पाहून त्या समर्थ पुरुषाने वेदांतचे सार सांगण्याकरता त्यांना निवडले व्रताचारी ऋषीने संपूर्ण रामायण काव्य सीतेचे महान चरित्र आणि पुलत्चे वंश रावणाचा रचले पठणाला आणि गायनाला मधुर धृत मध्य बद्ध, स्वराने युक्त आणि सुराची लयाची साथ असलेले शृंगार करुण हास्य रौद्र भयानक वीर इत्यादी रसानी भरलेले हे काव्य तुम्ही असे त्यांनी त्या दोघांना सांगितले ते दोघे कुमार गायन गायनकलेत प्रवीण स्थानमूर्छना इत्यादी संगीत वैशिष्ट्येचे जाण दान, वैशिष्ट्ये जाणणारे आणि स्वरसंपन्न तसेच रूपाने गंधर्वासारखे होते रूपलक्षण आणि संपन्न मधुर स्वरात बोलणारे बिंबातून जसे बिंब निघावे तसे रामदेहातून निघाले दोन रामदेहच असे ते दोघे भाऊ होते दोष काढायला कुठेही जागा नसणाऱ्या तर दोघं बंधूंनी ते धर्माला धरून असणारे उत्तम आख्यान काव्य तोंडपाठ केले काव्याचे मर्म जाणणारे ते उभयता स्थिरचित्ताने ऋषी ब्राह्मण क्षत्रिय वैशादी द्विज आणि सज्जन लोक यांच्यामध्ये जाऊन गुरुने सांगितल्याप्रमाणे गाऊ लागले सर्व सुलक्षणाने संपन्नते दोघे महाभाग महात्मे कधी जमलेल्या शुद्धचित्त ऋषींच्या सभेत जाऊन हे काव्य गाऊ लागले ते ऐकून सर्व मुनींचे नेत्र असे डबडबूत जात अतिशय चकित होऊन ते साधूसाधू म्हणजे वाहुआ वाहुआ असे उद्गार काढीत अत्यंत आवडीने ते मुनी मुने प्रशंसापात्र असे गायन करणाऱ्या त्या कुशलवांची प्रशंसा प्रशंसा करून म्हणत किती हो मधुर हे मधूर गीत आहे विशेषतः हे श्लोक किती मधूर आहेत फार पूर्वी घडलेला प्रसंग असला तरी आत्ताच जणू घडत आहे असे वाटते ते काव्याच्या आशयात शिरून त्या त्या रसादगुर रंगून आणि श्रौत्यांना रंगून जात तपामुळे आदरणीय झालेल्या महर्षीने अशी प्रशंसा केल्यामुळे ते दोघे मिळून आधीच मधुररीतीने उच्च स्वरात अत्यंत सुरेलपणे गाणारे अधिक माधुर्याने अधिक उच्च स्वरात गवलं त्यांच्या गायनाने आनंदित होऊन सभेत असलेल्यापैकी कोणी मुनीने त्यांना आपला कलश दिला कोणी वर्गल दिले कोणी कृष्णाजीने तर कोणी यज्ञसूत्र दिले कोणी कर्म कमंडलू तर कोणी मौनजीचे कटीसू सु, कटिसूत्र दिले कोणी आपले आसन कोणी संतुष्ट होऊन आपली पुराड दिले कोणी भगवे वस्त्र दिले तर कोणी चिंधोटी काढून दिली कोणी जरा बांधण्याची पट्टी दिली तर कोणी संतुष्ट होऊन मोळी बांधण्याची दोरी दिली कोणा ऋषीने यज्ञपात्र तर कोणी लाकडांची मोळीच दिली उंबराच्या लाकडाचे आसन कोणी दिले तर कोणी नुसते स्वस्ती वचन बोलले दीर्घायुष्य व्हा असे इतर काही ऋषी प्रसन्न होऊन म्हणाले मुनींच्या पुढे म्हणून दाखवण्यात आलेले हे आख्यान चकित करणारे ऋषींचा थे श्रेष्ठ आधार ठरेल असे आणि क्रमाक्रमाने समाप्तीला नेलेले गायनाचे सर्व प्रकार जाणणारे गायकानं हे गीत तुम्ही उत्तम रीतीने म्हणून दाखवले हे आयुष्य आणि पुष्टी वाढवणारे सर्व दृष्टीने ऐकण्याला गोड असे आहे असे प्रशंसोद्गार सर्वांनी काढले अशा रीतीने सर्वत्र प्रशंसेला गेलेल्या त्या दोघा गाय गायकांना केव्हा तरी भरताग्रज रामाने राज राज रस्त्यावर पाहिले आणि त्या दोघा कुशल व आपल्या मंदिरात शत्रुनाशक रामाने त्या सत्कार करण्यास सुपात्र असलेल्यांचा सत्कार केला सुवर्णाच्या दिव्यसिंहासनावर बसून प्रभू राम त्या विनित रूप संपन्न दोघां भावांकडे पाहून सभेत बसलेल्या सचिवाना आणि लक्ष्मण भरत शत्रुघ्न यांना म्हणाला देवाप्रमाणे कांती असणाऱ्या या दोघांकडून हे आख्यान ऐका नाना प्रकारचे अर्थ आणि पदानी युक्त असे हे गीत गीत म्हणा अशी त्याने त्या गायकांना सूचना केली त्यानेही मग आपल्या मनाला गोड वाटेल अशा मधुर उंच दीर्घ आणि अत्यंत झंकारयुक्त स्वरांनी अर्थ समजेल अशा रीतीने गायन सुरू केले त्या योगे सर्वांची मने गात्रे हृदये पुलकित होऊन गेली लोकांच्या त्या सभेत गायन कानांना अत्यंत सुख देणारे झाले हे दोघे महातपस्वी राजलक्षणाने युक्त असलेले मुनी गायक कुशल व अभ्युदयकारी असे माझे चरित्र सांगतात त्या ऐका रामाच्या या सांगण्याने प्रेरित होऊन मार्ग नावाच्या सुसंस्कृत पद्धतीला धरून ते दोघे गाऊ लागले रामसुद्धा सभेत बसून ते ऐकत असताना एकरूप होऊन त्यात रंगून गेला बालकांडांचा चौथा सर्ग समाप्त